स्कंध चौथा अध्याय सत्वा अहंकाराचे प्राबल्य त्या अपसरांची धर्मपुरतो करू तो काय या अपसरांबरोबर समागम केला तर मी सर्व ऋषींमध्ये आश्वासपद होईल केवळ अहंकारामुळेच हे दुःख मला प्राप्त झाले अहंकार हे सर्वस्वाच्या नाशाचे कारण आहे ते संसार वृक्षाचे मूळ आहे या एकत्र जमून आलेल्या अपसरांना पाहून मी मौन न स्वीकारता त्यांच्याशी भाषण करू लागलो त्यामुळे मी दुःखाला प्राप्त झालो तपश्चर्या सोडून मी स्त्रिया उत्पन्न केल्या पण त्या आता मदनाने व्याकुळ झाल्यामुळे मलाच पीडा देऊ लागल्या खरोखरच एखाद्या कोळ्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे म्हणून मी आता काय बरे करू या सर्व अबलांचा मी त्याग केला तर त्यांचे मनोरथ भंग पावल्यामुळे त्या मला शाप देतील पण त्यामुळे मला तपासाठी एकांतवासात जाता येईल म्हणून मी आता त्या सर्वांचा त्याग करतो अशा प्रकारे मनाशी विचार करू मना लागला क्रोध हा एक महाशत्रू आहे तो कामापेक्षाही अधिक आहे क्रोधायमान पुरुष हा प्राणनाशक हिंसा करीत असतो हिंसा ही नरकरूपी उपमनातील विहीर होय ती सर्व प्राण्यांना दुःख देते घर्षणापासून उत्पन्न झालेला अग्नि जसा वृक्षाला दग दग्ध करतो तसाच क्रोध देहाला दग्ध करतो अशा तऱ्हेने विचार मनात येऊन नारायण खिन्न झाला तेव्हा त्याचा कनिष्ठ भ्राता नर त्याला म्हणाला हे महाभाग्यवान महाविचारी नारायणा क्रोध आवर शांत राहून अहंकाराचा नाश कर पूर्वी अहंकारामुळेच आपण केलेले तप व्यर्थ गेले आणि हजारो वर्षे आपणाला ना प्रल्हाद नावाच्या असुराशी मोठे युद्ध लागले आणि त्यापासूनच दुःख प्राप्त झाले म्हणून हे मुनीश्रेष्ठा क्रोधाचा त्याग कर मन शांत ठेव शांतता हेच तपश्चर्येचे मूळ आहे त्याचे भाषण ऐकल्यावर तो धर्मपुत्र नारायण शांत झाला आणि संतुष्ट झाला व्यासांचे हे भाषण श्रवण केल्यावर राजा जन्मेजयाने प्रश्न विचारला हे मुनी श्रेष्ठा त्या महान विष्णुभक्त प्रल्हादा धर्मपुत्र नर आणि नारायण हे शांत स्वभावाचे असताना त्या दैत्यपुत्र प्रल्हादाशी का बरे युद्ध केले प्रल्हाद धर्मात्मा दानशूर ज्ञाने विष्णुभक्त असून नर नारायण तपस्वी आणि सत्यगुणी होते तेव्हा प्रल्हाद आणि हे दोघे मुनी यांच्यात वैर निर्माण होण्याचे कारण काय कारण तपश्चर्यामधून श्रमाशिवाय दुसरे कोणतेच फल निष्पन्न होत नाही पूर्वी सत्ययुगात लोकांना क्रोध आणि अहंकार यावर विजय मिळवता आला नाही मग असे असता खरी तपश्चर्या कोणत्या युगात आढळते बरे अहंकाराशिवाय क्रोध आणि मत्सर यांची उत्पत्ती संभवत नाही काम क्रोध वगैरे विकार अहंकारापासूनच संभवतात सहा हजार कोटी वर्ष तप करूनही जरी अहंकाराचा अंकुर उद्भवला तरी सर्व तप व्यर्थ होय सूर्योदयानंतर अंधकार राहत नाही तसेच अहंकार अंकुरापुढे हे महाभाग्यवान व्यास म्हणे प्रल्हाद आणि हरिबरोबर ज्या अर्थी प्रत्यक्ष युद्ध केले त्या अर्थी भूलोकातील सर्व पुण्य व्यर्थ होय शांतीने राहणाऱ्या रा नरनारायणांनाही तपाचा त्याग करून युद्ध केले त्या अर्थी शमदमाने आढळणारे पुण्य अशक्य होय तेव्हा अहंकार अजिंक्य असताना खरोखरच या त्रैलोक्यात अहंकाराविना कोण बरे आहे सर्वस्वी अहंकार त्याग केलेला प्राणी पूर्वीही कधी झालेला नाही लोहशृंखला अथवा काष्टपाशांनी बद्ध झालेला प्राणी मुक्त होईल पण अहंकाराने बद्ध झालेला कधीही मुक्त होणार नाही हे मुनिवर्य ही अहंकार अहंकारयुक्त आहे ती विष्ठा आणि मूत्र यांनी दूषित झालेल्या संसारातच भ्रमण करीत असते म्हणून मोहग्रस्त संसारात ब्रम्हज्ञान कसे बरे संभवेल हे सुव्रत व्यासमुने सर्वांनी कर्मच करावे हे विचारवंतांचे मत मला योग्यच वाटते हे महामुने हे मुनी श्रेष्ठा मोठमोठे सत्पुरुष जर कामक्रोधाने कलियुगात जन्मलेल्या माणसाची कथा कशाला हे भारत कुलोत्पन्न कार्य हे कारणाहून वेगळे असत नाही कडे आणि कुंडले ही सुवर्णासारखीच असणार हे, हे सर्व चराचर ब्रह्मांड जर अहंकारापासून उत्पन्न झाले आहे तर ते अहंकार रहित कसे असेल पट जर तंतुवरच अवलंबून असेल तर शिवाय तो संभवणार कसा हे सर्व चराचर जगत कसपटासमान असून माया गुणा नेतेयुक्त आहे तेव्हा गुणांशिवाय पुरुष आढळत नाही ब्रह्मा विष्णु महेश सुद्धा अहंकाराने मोहित होऊन ह्या अगाध संसारात भ्रमण करतात या माया मोहात गुरफटणारा देहधारी प्राणी या कोणीही आढळणार नाही हे नृप्रेष्ठा काम क्रोध लोभ आणि अहंकार यापासूनच देहधारी प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे शास्त्राचे अध्ययन करून पुराणाचे चिंतन करून तीर्थाटन दान ध्यान आणि देवपूजा करून विषयात रममाण होणारा पुरुष चोराप्रमाणेच असतो आणि सर्व कार्य करीत असतो काम मोह मद ह्यांनी युक्त असल्यामुळे त्यांना दुसरा विचार सुचत नाही हे गुरुनंदना कृत त्रेता आणि द्वापर या युगातही जर धर्म धर्मविध झालेला आहे तर कलियुगात तो अविध कसा आढळेल स्पर्धा द्रोह, लोभ, असहिष्णुता ही सर्व नित्य असतात म्हणून संसार हा असा परिपूर्ण आहे यात निर्मत्सर क्रोध आणि असहिष्णुता यावर विजय मिळवलेले पुरुष फार थोडे राजा म्हणाला मध मोह यापासून अलिप्त जितेंद्रिय सदाचरणी असे पुरुष खरोखरच धन्य होत ते त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ होतात हे व्यासमुने खरोखरच माझ्या पित्याने केलेल्या पापाबद्दल मला अत्यंत खेद होत आहे निरपराधी मुनीच्या कंठात मृतसर्प अडकवण्याचे महान पाप त्याने केले मी त्यासाठी काय बरे करू शकेन माझी बुद्धिमोहाने विचलित झाल्याने मला सांप्रत काही सूचनासे झाले आहे मोहयुक्त अंथकरणाच्या पुरुषाला मध दिसत असतो पण खाली पडायला लावणारा कडा मात्र दिसत नाही पुरुष निंद कर्म करतो पण नरकाची त्याला भीती वाटत नाही हे निष्पाप मुणाचे प्रल्हादाबरोबर युद्ध कसे झाले ते आता मला निवेदन करा प्रल्हाद पातालातून कसा आला सारस्वत नावाच्या महातीर्थावर पवित्र तम अशा बदरिकाश्रमात शांत वृत्तीने राहणारे ते सर्व महान तपस्वी मुनी युद्धास प्रवृत्त कसे झाले हे महामुने खरोखरच त्यांनी द्रव्य लोभाने युद्ध केले काय निरिच्छ असलेल्या नरनारायणांनी हे भयंकर युद्ध कोणत्या कारणासाठी केले नारायण हे वस्तुत सनातन देवच होते हे माहीत असूनही त्या महात्मा प्रल्हादाने त्यांच्याबरोबर युद्ध का करावे हे ब्राह्मण श्रेष्ठा या सर्वांचे सविस्तर कारण मला निवेदन करा अध्याय सातवा समाप्त